वाल्मिकी रामायण किशकिनधाकांड सर्व छप्पनवा पर्वताच्या पठावर ते सगळे वानर प्रायोग वेशना करता बसले असता एक नावाचा तो चिरंजीव पक्षी जटाईचा भ्राता कांतिमान आणि बल पौरुष या बाबतीत विख्यात असलेला असा होता महापर्वत विंध्याच्या गुहेतून बाहेर पडताच त्याला बसलेले हे वानर दिसले त्याचे मनक्षयुक्त झाले आणि तो मोठ्याने होणारा दैव कसे खरोखर या लो लोक माणसाला ठरवून ठेवल्या अनुकूल होते उदाहरणार्थ मला हवे असलेले हे भक्ष्या पुढे आले आहे एक एक वानर जसा जसा मरत जाईल तसा तसा ओळी नेहमी त्यांना खात जाईल त्या वानरांना बघून तो पक्षी हे बोलला भक्ष्याला लोभावलेल्या त्या पक्षाचे ते बोलणे ऐकून अंगद अत्यंत व्यथित होऊन हनुमंताला म्हणाला सीतेच्या निमित्ताने हा साक्षात वैवस्वत यमच वानरावर संकट आणण्याकरता या देशाला प्राप्त झाला आहे पाहिलास रामाचे कार्य केले नाही राजाचे आज्ञा पार पडली नाही तो अचानक वानरावर हे अज्ञात संकट आले आहे वैदेहीचे प्रिय करण्याकरता गृद्रराज जटायूने जे काम केले ते सर्व आपण ऐकले आहे याचप्रमाणे मनुष्य तर योनितले असून सुद्धा सर्व प्राणी आमच्याप्रमाणेच आपले प्राण देऊन रामाचे प्रिय करायला तयार होतात स्ने आणि कारुण्य यांच्या ओडीने ते एकमेकांवर उपकार करतात आणि या फेडी फेडीकरता स्वतः आत्मत्याग करतात धर्मज्ञ जटायूने रामाचे प्रिय केले राघवाकरता आम्ही परिश्रम केले आणि आपले जीव द्यायला सिद्ध झालो एवढी अरण्य आपण धुंडाळली पण वैद्यही कुठे आढळली नाही त्या गृद्र राजाला रावणाने रणात मारले तो सुखी झाला सुग्रीवासारखे भयतरी त्याला राहिले नाही तो परमगतीला पावला राजा दशरथाचा आणि जटायचा मृत्यू वैदेचे हरण यांनी वानर मात्र एक सारे वाकडे कैकेईच्या वरदानातून घडले हे बोललेले मनाला दुःख देणारे शब्द ऐकून आणि भूमीवर पडलेल्या वानरांना पाहून अत्यंत चकित झालेले तो महामती गृद्रराज करुणवाणीने बोला ते अंगदाच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द ऐकून तीक्ष्ण चोचीचा मोठा आवाज करणारा घृद्र म्हणाला प्राणाहून प्रिय असलेल्या माझ्या भ्रात्या जटायूच्या वधाचे मनाचा थरकाप करून सोडणारे उद्गार कोणी काढले राक्षसाचे आणि घृद्राचे युद्ध जनस्थानात कसे झाले फारा दिवसाने आज भावाचे नाव माझ्या कानावर पडले गिरीच्या कड्यावरून मला तुम्ही खाली उतरवावैत अशी माझी इच्छा आहे माझ्याहून लहान गुणज्ञ पराक्रमाने प्रशंसापात्राच्या भावाच्या फारा दिवसाने ऐकलेल्या पर उद्गारानी मला संतोष झाला तेव्हा हे वानश्रेष्ठ हो जैनस्थानात राहणाऱ्या माझ्या भ्रात्या जटायुते तसेच त्या माझ्या भाऊ जटायुचा मित्र दशरथ <coughs> याचे मरण कसे झाले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे त्याचाच लाडका ज्येष्ठ पुत्र राम तो गुरुजना किरणाने माझे पंख जळल्यामुळे मला पुढे सरता येत नाही शत्रूचा नाश करणाऱ्यानं या पर्वतावरून मला खाली उतरवले तर बरे होईल इश्किंध्या खांडाचा छप्पा सर्ग समाप्त